वाल्मिकी रामायण उत्तरकांडिसा देवश्रेष्ठ यमाला जिंकल्यावर युद्धाची इच्छा बाळगणारा दशग्रीव रावण आपल्या सहाय्यकांना भेटला रक्तास भिजवलेल्या आणि प्रहाराने जर्जर झालेल्या रावणाला बघून ते राक्षस चकित झाले होणाने त्यांना आश्वस्त केले आणि मारीच्या आधी राक्षसांनी जय त्याचे स्वागत करून पुष्पकाचा आश्रय केला मग तो राक्षस जलनिधी रसा तळाला तो प्रदेश दैत्य सर्प यांनी वस्ती केलेला आणि वरुणाने उत्तम प्रकारे रक्षण केलेला होता तो वासुकी पालन करीत असलेल्या भोगवती पुरीला गेला आणि तिथल्या नागांना ताब्यात घेऊन आनंदीत अंतकरणाने मणीमय पुरीला गेला तेथे वर मिळालेले निवात कवच दैत्य राहत होते त्यांच्याकडे जाऊन राक्षसाने योद्धा करता त्यांना केले ते तर सगळे महापराक्रमी बलशाली दीदी पुत्र होते त्यांच्यापाशी नाना प्रकारची आयुधी होती युद्धाची मस्ती होती आणि दानवाने पट्टीश खडग फरशा अशा आयुधाने एकमेकांचे वाभाडे काढले असे युद्ध करण्यात त्यांचे पूर्ण वर्ष गेले तरी त्यांच्या पैकी कोणीही विजयी झाला नाही नाश पावलाने तेव्हा त्रैलोक्याचा शेवटचा आधार असलेले अविनाशी पितामह देवश्रेष्ठ विमानत बसून तेथे त्वरेने आले निवातक वचाना युद्ध करण्यापासून त्याने थांबवले आणि वृद्ध पितामह स्पष्ट समजेल अशा अर्थाचे बोलले या रावणाला युद्धात जिंकणे सुराना आणि असुरानाही शक्य नाही देव दानव तुमच्या सहाय्याला आले तरी त्याचा तुम्ही नाश करू शकणार नाही तुम्ही राक्षसांशी सख्य करावे हे मला आवडेल जे एकमेकांचे त्यांचे ते सर्व हितसंबंध समानच असतात मग रावणाने त्या निवाशी अग्निला साक्षी ठेवून त्याला हर्ष झाला त्याने के सत्कार केला आणि एक वर्षभर तो तेथे राहिला तेथे त्या ते दशाननाला आपल्या पुरात्यासारखेच सर्व प्रिय प्राप्त झाले तेथे शंकर शंभर प्रकारच्या माया याने अवलोकन केल्या आणि ते मिळवल्या आणि मग जलस्वामी वरुणाचे नगर तो रसा फिरत राहिला मग काके कालके याने केलेल्या अश्मनगराला जाऊन बलवान कालकेयाचा त्याने वध केला आपल्या खडगाने त्याने शूरपणखेचा भरता आपला मेहणा बलशाली आणि बलवन मत्त विद्युत याला खडगाने कापले तो रणात राक्षसाला जिभेने चाटून खाऊ लागला होता त्याला जिंकून काही वेळाने चारशे दैत्यानाही त्याने मारले तेथून शुभ्र मेघासारखी ग्लासा प्रवाणी चमकणारे वरुणाचे दिव्य भवन राक्षस राजाला दिसले तेथे दुधाचे धारा सोडत असलेली सुरभी गाय की जिच्या दुधाचा सागर बनला ती उभी असलेली रावणाने पाहिली ती सर्वश्रेष्ठ वृषभाची माता होती ज्या सागरापासून थंड किरणाच्या निशाकर चंद्राची उत्पत्ती ज्याच्या आश्रयाने फेस पिऊन राहणारे श्रेष्ठ ऋषी जगतात मते अमृताची आणि स्वधेचे भोजन करणाऱ्या गायीला प्रदक्षिणा करून रावणाने अनेक प्रकारच्या सैन्याने रक्षिलेल्या महा घोर नगरात प्रवेश केला असे गजबजलेले शरदातील मेघा प्रमाणे शुभ्र नित्य आनंदमय असे वरुणाचे उत्तम गृह त्याला दिसले वरुणाच्या सैन्याच्या अधिपतीने त्याच्यावर प्रहार केले त्यांना त्याच्याशी युद्ध कर किंवा हात जोडून मी जिंकला गेलो असे म्हण मग तुला कसलेही भय राहणार नाही तेव्हा महात्म्या वरुणाचे ते पुत्र पौत्र आणि गौ पुष्कर हे सेनापती बाहेर पडले गुणवान असलेले इच्छेनुसार जाणारे ते उभव त्या सूर्याच्या दश राक्षसाच्या वरुणाचे ते सर्व सैन्य क्षणभरातच खाली पडले रणातील आपल्या सैन्याची अवस्था पाहून बाणांच्या वर्षावरी पिडलेले ते वरुण पुत्र युद्ध कर्मातून निवृत्त झाले पृथ्वीवर उभे राहून त्यांनी रावण पुष्पकात असलेल्या पाहिला आणि आपल्या वेगाने जाणाऱ्या रथाने त्या आकाशात चिरले त्याच्या बरोबरीचे स्थान मिळतात त्यांचे आकाशात देव दानवांच्या युद्धासारखे युद्ध झाले आपल्या अग्निसारख्या बाणाने त्यांनी रावणाला पळायला लावले आणि त्या योगे आनंदून मोठ नाना प्रकारचे घोष केले आपल्या राजाचा पाडाव झाल्याचे पाहून महोदर क्रुद्ध झाला आणि मृत्यूचे भय टाकून आवेशाने तो युद्धाची इच्छा करून धरून पाहू लागला त्या इच्छेनुसार जाणाऱ्या वाऱ्यासारख्या वरुणपुत्रांना महोदरांनी युद्धात गदेने ठोकून काढले आणि ते भूतला त्या पाहून त्याने मोठमोठ्याने गर्जना सुरू केली त्यांचे रथ घोडे आणि उत्तम सारथी महोदराने मारल्यामुळे ते पृथ्वीवर पडले मग महात्म्या वरुणपुत्रांनी रथ टाकून दिले आणि स्वतःच्या प्रभावाने ते शूर आकाशात उभे राहिले त्यांनी वेदना मांडल्याने आपली धनुष्य सज्ज करून त्यांनी महोदराला फोडले आणि क्रुध होऊन रणात एकत्रार केला धनुष्यापासून सोडलेल्या वज्रतुले महाभयंकर बाणाने त्यांनी मेघाने महापर्वताला फोडावे तसे क्रोधाने त्याला फोडले तेव्हा क्रोधाने बेभान होऊन काळाग्नीप्रमाणे दशग्रीवाने त्यांच्या मर्मावर महाघोर बाणांचा वर्षाव केला पुष्पकात राहून त्याने त्यांच्यावर विचित्र मुसळ्यांचा शेकडो भाल्याचा पट्टी शतघ्नी सैन्य घायल साथ होऊन साठ वर्षाचे हाती चिखरात रुतावेत तसे ते व्यथित झाले वरुणाचे ते पुत्र पिडून विवाह झालेले पाहून महाबलवान रावण मोठ्या मेघ गर्जनेप्रमाणे गर्जना करू लागला असे मोठमोठ्याने नाच काढित वरुण पुत्रांना अनेक आयुधाने मेघाने पावसाच्या धाराने झोडपावे तसे झोडपू लागला जेव्हा ते युद्धातून पडून जात असताना भूमीवर पडले तेव्हा त्यांच्या माणसाने त्यांना रडातून उतरून घराकडे नेले त्यांना तो राक्षस म्हणाला वरुणाला जाऊन तेव्हा प्रहास नावाचा वरुणाचा मंत्री रावणाला म्हणाला वरुण महाराज ब्रह्मलोकाला गेले ज्यांना तो युद्धाचे आव्हान ते गंधर्व गायन ऐकण्याकरता गेले राजा गेला असताना वीरा तुझ्या परिश्रमाचा काय उपयोग येथे जवळजवळ वीर कुमार आहेत त्यांचा तू तू पराभव केला आहेस ते ऐकून राक्षस राजाने आपल्या नावाचा पुकारा करून हर्षाने जय नाथ करीत वरुणालय सोडले ज्या मार्गाने तो आला होता त्याच मार्गाने तो परतून आकाशात जाऊन लंकेकडे तो राक्षस केला उत्तरकांडाचा तेविसावा सर्ग समाप्त